ब्रम्हदेव म्हणाले देवगण होनखादी मुनी जिव्हा अशी स्तुती केली ते बैकुंठ निवासी श्रीहरिंनी त्यांची प्रशंसा करीत म्हटले जय विजय माझे पार्षद आहेत माझे कोणत्याही प्रकारे परवा न करता यांनी आपला मोठाच अपराध केला आहे हि मुनी आपण माझे एकनिष्ठ भक्त आहात म्हणून एका त्यांनी ही माझीच अवज्ञा केल्यामुळे आपण यांना जो दंड दिला त्यांना माझी अनुमती आहे ब्राह्मण माझे परम आरावत आहे माझ्या सेवकांकडून आपला जो अपमान झाला आहे तो मी माझ्याकडून असे मानतो म्हणून मी आपली क्षमा मागतो सेवकांनी अपराध केला तर जग त्यांच्या स्वामीलाच दोष देते ते अपयश स्वामीच्या कीर्तीला अशा प्रकारे दोषित करते कि जसा चर्मयोग प्रचेला माझ्या निर्मल सुयश सुधेच्या श्रवणामध्ये डुंबणारे चांडाळांपर्यंतचे सर्व जग ताबडतोब पवित्र होते म्हणून मला विकुंठ असे म्हणतात परंतु ही पवित्र कीर्ती मला आपल्यामुळेच प्राप्त झाली आहे म्हणून जो कोणी आपल्या विरुद्ध आचरण करेल मग तो माझा हात असला तरी त्यांना मी तोडून टाकेन अपले सेवा रजाना पवित्रता प्राप्त प्राप्त ती सर्व नश्ट करते आणि मला असा इतर देव अनेक सदैव सन्तुष्ट ते निष्काम ब्राह्मण देवा तुपाने युक्त नीर नेणाऱ्या आहुती ग्रहण करूनही होत नाही योग मायेचे अखंड आणि असीम ऐश्वर माझ्या अधीन आहे तसेच ज्याचे चरणोदग अशी गंगा चंद्र मस्तकावर धारण करणाऱ्या शंकरासहित सर्व लोकाना पवित्र करते असा असूनही मी ज्यांच्या पवित्र चरण रजांना माझ्या मुकुटावर धारण करतो त्या ब्राह्मणाने शाप दिला तरी तो कोण सहन करणार नाही ब्राह्मण गाई आणि अनाथ प्राणी हे माझे शरीरच आहेत पापांमुळे विवेकदृष्टी नाहीशी झाल्यामुळे जे लोक यांना माझ्यापासून वेगळे समजतात त्यांना मी नियुक्त केलेल्या यमराजाचे डिघाड्यासारखे दूध जे सापा प्रमाणे रागीट आहेत ते अत्यंत रागाने आपल्याच चोचीने टोचतात ब्राह्मण केला तरी सुद्धा जे त्यांच्या मध्ये माझी भावना करून प्रसन्न चित्ताने आणि अमृतमयुक्त अशा चेहऱ्याने त्यांचा आदर करतात तसेच ज्याप्रमाणे रागावलेल्या पित्याची त्याचा पुत्र आणि आपली मी मंधरणी करतो त्याप्रमाणे जे प्रेमपूर्ण वचनांनी प्रार्थना करून त्यांना शांत करतात ते मला त्यांच्या अधीन करून घेतात माझ्या या सेवकाने माझे मनोगत न समजल्याने आपला अपमान केला आहे माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपण कृपा करून यांचा हा शिक्षेचा कालावधी लवकर संपवा आणि आपल्या अपराधाला अनुसरून तात्काळ अधनगतीचा भोग घेऊन ते लवकरच माझ्याकडे येऊ ब्रह्मदेव म्हणाले जरी क्रोध रूपी सर्पाने सनकादी मुंना चावा घेतला होता तरी अंतकरणाला प्रकाशित करणारी भगवंतांची मंत्रमय सुमधुरवाणी ऐकत असता त्यांचे चित्त तृप्त झाले नाही भगवंतांचे बोलणे मोठे मनोहर आणि थोडक्यात होते परंतु ते इतके अर्थपूर्ण सारयुक्त गुढ आणि गंभीर होते कि एकाग्र चित्ताने लक्ष देऊन ऐकून आणि त्यावर विचार करून सुद्धा त्यांना भगवंतांचे मनोगत समजू शकले नाही भगवंतांच्या अशा बोलण्याने प्रभूंना हात जोडून ते म्हणू लागले हे स्वयंप्रकाशी भगवंता आपण सर्वेश्वर असून सुद्धा म्हणता की आपण माझ्यावर अनुग्रह केला याचा नेमका हेतू आमच्या लक्षात येत नाही प्रभु आपण ब्राह्मणांचे कल्याण करणारे आहात म्हणून लोक शिक्षणासाठी आपण खुशाल असे म्हणा की ब्राह्मण माझे आराध्य आहेत खरे पाहता ब्राह्मण आणि देवांचे ही देव ब्रह्मादीप दे, यांचे सुद्धा आपण आत्मा आणि आराध्य आहात सनातन धर्म आपल्यापासूनच उत्पन्न झाला आहे आपल्या अवतारांच्या द्वाराच वेळोवेळी त्यांचे रक्षण होते तसेच निर्विकार स्वरूप आपणच धर्माचे परमगुरहात हे शास्त्रांचे मत आहे निवृत्तीपरायण योगी लोक आपल्या कृपेने दुसरा कोणी आपल्यावर कशी कृपा करू शकेल भगवन दुसरे अर्थार्थी लोक जिचे चरणरज नेहमी आपल्या मस्तकावर धारण करतात ती लक्ष्मी नेहमी आपल्या सेवेत असते तेव्हा असे वाटते की भाग्यवान भक्तजन आपल्या चरणांवर ज्या ताज्या तुळशीच्या माळा अर्पण करतात त्यांच्यावर गुंजारे लक्ष्मी ही आपल्या पादपद्मांना आपले निवासस्थान बनवू इच्छिते परंतु आपल्या पवित्र सेवेने निरंतर आपल्या सेवेत तत्पर राहणाऱ्या रा लक्ष्मीचाही आपण विशेष आदर करीत नाही कारण आपण आपल्या भक्तांविषयीच विशेष प्रेम ठेवता आपण स्वतः संपूर्ण गुणांचे श्रेष्ठ आश्रय आहात मग इकडे तिकडे हिरणाऱ्या ब्राह्मणांच्या चरणांमुळे धूळ आणि आपल्याला पवित्र करू शकतील काय का बरे आपण त्यांचा स्वीकार केला भगवान आपण साक्षात धर्म स्वरूप आहात सत्यादी तीन आपण प्रत्यक्ष अवतार रूपाने उपस्थित राहतात खरोखर आपण आपल्या शुद्ध सत्वमय वरदायनी मूर्तीद्वारा आमच्यातील धर्मविरोधी असे रजोगुण तमो गुण दूर करोल ब्राह्मण आणि देवतांच्या साठी तप शौच आणि दया ह्या आपल्या तीन चरणांनी या चराचर जगताचे रक्षण केले आहे हे देवा हे श्रेष्ठ ब्राह्मण आपल्याकडूनच रक्षण होण्याजोगे आहे साक्षात धर्मरू असून सुमधूर वाणी आणि पूजना दा या उत्तम कुलाचे रक्षण केले नाही तर आपण निश्चित केलेला कल्याण मार्ग नष्ट होऊन जाईल कारण सामान्य लोक श्रेष्ठ पुरुषांचे आचरणच प्रमाणभूत समजून ग्रहण करतात आपण सत्वगुणाची खाण आहात आणि सर्व जीवांचे कल्याण करण्यासाठी उत्सुक आहात म्हणूनच आपण आपल्या राजे आदिरूप शक्तींच्या द्वारा धर्माचा धर्माच्या शत्रूंचा संहार करता नाश जण आपल्याला ना मान्य नाही नाश जगप्रतिपालक असून ब्राह्मणांशी नम्र राहता यामुळे आपला प्रभाव काही कमी होत नाही कारण ही तर आपली लीला आहे हे सर्वेश्वरा आपण या दारपाना दंड द्यावा किंवा बक्षीस द्यावे मनाने मान्य करू या शाप दिला आहे यासाठी आम्हाला योग्य दंड द्यावा तोही आम्ही आनंदाने स्वीकारू श्री भगवान म्हणाले मुनी आपण यांना जो शाप दिला तो माझ्या प्रेरणेच असा समजा आता यांना लवकरच दैत्ययुनिप्त होईल आणि त्या युनीत क्रोधा वेशाने वाढलेल्या एकाग्रतेमुळे ते माझ्याशी युक्त होऊन पुन्हा लवकरच माझ्याकडे येतील शेख ब्रह्मदेव म्हणाले त्यानंतर त्या मुनिवराने नैनाभिराम भगवान विष्णू आणि त्यांच्या स्वयंप्रकाशी वैकुंठ धामाचे दर्शन घेऊन प्रभूंना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना नमस्कार करून त्यांची आज्ञा घेऊन भगवान त्यांच्या ऐश्वर्याचे वर्णन करीत आनंदाने तेव्हा म्हणाले जा मनात कोणत्याही प्रकारची भीती वाळवू नका तुमचे कल्याण होईल सर्व काही करण्याचे सामर्थ्य असूनही मी ब्रम्हतेज मिटवू इच्छित नाही कारण मला असेच अभिप्रेत आहे मी जेव्हा योग निद्रेत रमलो होतो तेव्हा तुम्ही प्रवेश करणाऱ्या लक्ष्मीला दारातच अडवले होते तिने क्रोधाने हा शाप दिला होता आता दैत्य योनी मध्ये माझ्या बाबतीत सतत क्रोधनो वृत्तीत राहिल्याने तुम्ही या ब्राह्मणांच्या अपमान पापातून मुक्त माल आणि थोड्याच काळात माझ्याकडे परत याल द्वारपानांना अशा प्रकारे सांगून भगवंतांनी अनेक प्रासादांनी शोभणाऱ्या आपल्या सर्वाधिक वैभवने संपन्न धामामध्ये प्रवेश केला ते देवश्रेष्ठ जय विजय त्या निवारता न येणाऱ्या ब्रह्मशापाच्या योगाने त्या भगवत धामातच निस्तेज होऊन त्यांचा गर्व गळून गेला पुकुंठ लोकातून खाली येऊ लागले तेव्हा तिथे श्रेष्ठ प्रासादात बसलेल्या गर्भात जे कश्यपाचे उग्रतेज राहिले आहे त्यात भगवंतांच्या त्या थोर पार्श्वदाने प्रवेश केला आहे त्या जुळ्या असुरांच्या तेजामुळेच तुम्हा सर्वांचे तेज फिरके पडले आहे यावेळी भगवंतांनाच असे करायचे आहे जो आदी पुरुष विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लयाची प्रहासाने पार करतात तो सत्वादी तिन्ही गुणांचा नियंत्रक श्रीहरीच आमचे कल्याण करील या विषयात आम्ही अधिक विचार करून काय लाभ होणार आहे अध्याय सोळावा समाप्त